पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे एखादा उच्चतम नियम आहे काय एखादे वर्तन नैतिक की अनैतिक चांगले की वाईट यासंबंधी आपण नेहमी निर्णय घेत असतो काही वर्तनांनी आपले समाधान होते तर काहींमुळे नाही एखादी कृती चांगली वा वाईट हे ती आपल्याकरता लाभदायक आहे की नाही यावरून ठरत नसते तो निर्णय घेण्याकरता आपल्याला अगदी वेगळ्या मापदंडाचा उपयोग करावा लागत असतो आपल्या मनात काही कल्पना असतात व त्या कल्पनांच्या आधारे आपण इतरांच्या कृतीसंबंधी निर्णय घेत असतो एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय केला असेल आणि त्यामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार असला वा नसला तरी आपल्याला ती कृती चुकीची वाटत असते काही वेळा चुकीचे वर्तन करणाऱ्यासंबंधी आपल्या मनात काहीशी सहानुभूती असते तरीही चुकीचे वर्णन करणाऱ्याचे वर्तन चुकीचे आहे असे सांगताना आपण मुळीच कचरत नाही काही वेळा आपण घेतलेला निर्णय चुकीचा असू शकतो प्रत्येक वेळी माणसाच्या हृदयात डोकावून पाहून आपण त्याची हेतु समजावून घेऊ शकतोच असे नाही त्यामुळे त्या, त्या व्यक्तीसंबंधी आपण बनवलेले मत चुकीचे असू शकते कृती मागील हेतू माहित असला तरी कृतीसंबंधी निर्णय घेणे फारसे कठीण नसते अशा प्रकारच्या कृतींमुळे एखाद्यावेळी आपला वैयक्तिक लाभ होत असला तरी ती कृती चूक असल्याचे आपल्याला मनातून कळलेले असते अशा प्रकारे स्पष्ट होते की एखाद्या कृतीची नैतिकता व अनैतिकता या गोष्टी आपल्या वैयक्तिक स्वार्थावर अवलंबून नसतात तसेच आपल्या इच्छेवरही या गोष्टी अवलंबून नसतात नैतिकता आणि सहानुभूती यांच्यामध अंतर आह सहानुभूतीमुळे एखादी गोष्ट आपण मुलाला देतो परंतु त्या गोष्टीमुळे मुलाची हानी होईल हे आपल्याला माहीत असल व तरीही ती गोष्ट आपण मुलाला दक्ष अनैतिक असत सहानुभूती असण ही नैतिकदृष्टीनं चांगली गोष्ट आह परंतु जर तिला नैतिक बंधन नसेल तर तीच गोष्ट विषारी होत नीती नियमांमध्ये काहीही बदल होत नसतो हेही आपण पाहिले मते बदलतात परंतु नैतिकता अबाधित असते आपण डोळे उघडे असतात तेव्हा आपल्याला सूर्य दिसतो आणि ते बंद असले की सूर्य दिसत नाही इथे झालेला बदल हा आपल्या दृष्टीतील बदल असतो सूर्याच्या अस्तित्वात काहीही बदल झालेला नसतो हीच गोष्ट नीती ही लागू होते अज्ञानामुळे काय नैतिक काय अनैतिक ते आपल्याला कळत नाही परंतु एकदा ज्ञानाचे डोळे उघडले की मग नैतिकता काय आहे ते ओळखण्यात अडचण येत नाही सामान्य माणूस काय बरोबर आणि काय चूक हे पाहण्याची क्वचितच काळजी घेत असतो बहधा त्याच्यावर व्यक्तिगत हानी लावाचा पगडा जास्त असतो व त्यामुळे तो चुकीच्या दृष्टिकोनातून नैतिक अनैतिक ठरवत असतो वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन केवळ नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा काळ माणसाकरता अजून यायचा आहे बेकन डार्विन यांच्या आधी ज्याप्रमाणे विज्ञान बाल्यावस्थेत होते त्याचप्रमाणे नैतिक संस्कृती अजून बाल्यावस्थेत आहे सत्य काय आहे हे माणसाला जाणून घेण्याची इच्छा होती त्यामुळे नैतिकता काय आहे याबद्दलचा विचार करणे सोडून तो निसर्ग नियमांचा शोध घेण्यामागे लागला पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचे नियम इत्यादी पूर्वग्रह बाजूला ठेवून शांतपणे आणि चिकाटीने केवळ आदर्श नैतिकतेचा शोध घेणारे आणि इतर कशामध्येही रस नसणारे असे विद्यार्थी आपल्याला कुठे सापडतील निसर्गाच्या क्षेत्रात माणूस आज ज्याप्रमाणे विविध शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे जेव्हा नैतिकतेच्या क्षेत्रातील विविध संकल्पनांचा शोध घेण्याकरता आपले जीवन वाहून घेणारे लोक निघतील तेव्हा आपण नैतिकतेच्या विविध संकल्पना तपासून त्यांना एकत्र आणू शकू विज्ञानाच्या क्षेत्रात भौतिक विषयासंबंधी वैज्ञानिकांमध्ये ज्याप्रमाणे मतमतांतरे आढळतात त्याचप्रमाणे नैतिकतेच्या क्षेत्रात मतमतांतरे आढळण्याची शक्यता कमी आहे ते काहीही असले तरी नैतिकतेच्या संकल्पनासंबंधी एकमत होण्याची वेळ अजून यायची आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काय चूक आणि काय बरोबर हे ओळखू शकत नाही माणसाच्या इच्छा आणि मते यांच्या पलीकडे काय चांगले आणि काय वाईट यांचे मोजमाप करता येईल असे मापदंड असले पाहिजेत आणि त्यांनाच आपण नितीनियम म्हणू शकतो जर राज्याचे कायदे असू शकतात तर नैतिकतेचे कायदे का असू शकत नाहीत नैतिकतेचे कायदे हे राज्याच्या आणि व्यवसायाच्या कायद्यांपेक्षा वेगळे आणि चांगले असतात व्यवसायाचे नियम न पाळता मी गरीब राणेचे ठरवले तर तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्न एखादा विचारू शकतो अथवा मी राज्याचे कायदे तोडले आणि शासनकर्त्यांचा रोष ओढून घेण्याचे ठरवले असले तर तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्नही एखादा विचारू शकतो परंतु एखाद्याने जर विचारले की मी खोटे बोललो काय किंवा खरे बोललो काय त्यामुळे काय फरक पडतो तर ते चालू शकेल का आय हीक नियम आणि नैतिकतेसंबंधीचे नियम यांच्यात मदमतांतर आहे कारण नैतिकतेचा वास आपल्या हृदयात असतो एवढेच नाही तर अनैतिक जीवन व्यतीत करणारा सुद्धा मान्य करत असतो की मी या चुकीचे वर्तन करतो चूक कधीही बरोबर होऊ शकत नाही एवढेच नाही तर अधम लोक जरी नैतिकतेचे नियम पाळत नसले तरी ते नैतिकतेचे ढोंग करत असतात अशा प्रकारे नैतिकतेचे नियम पाळलेच पाहिजेत हे ते अप्रत्यक्षपणे मान्य करत असतात नैतिकतेची महत्ताही अशी आहे ती ना परंपरेची फिकिर करते ना लोकमताची जोपर्यंत या गोष्टी नीतीनियमांशी सुसंगत असतात तोपर्यंत नैतिक व्यक्तीला परंपरा वा लोकमत बंधनकारक असत हीतीनियम कुठून येतात ह नियम, नियम राज्याद्वारे तयार करण्यात येत नसतात कारण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कायदे असतात सॉक्रटिस काळात ज्या नीतीनियमांचे पालन करत होता त्या नीतीनियमांना त्या काळातील अनेक लोकांचा विरोध होता परंतु आज जग मान्य करतो की तो पाळत असलिली नीती आजही कायम आहे आणि उद्याही कायम राहणार आह रॉबर्ट ब्राऊनिंग म्हणतो सैतानान जरी द्वष आणि असत्य हे जागतिक नियम असल्याच घोषित कल तरीही न्याय सांगुलपणा आणि सत्य इत्यादी दैवीगुण म्हणून कायम राहतीलच यावरून नीतीनियम सर्वोच्च आणि दैवी आह असा निष्कर्ष आपण काढू शकतो लोक वा व्यक्तीकाळाच्या अंतापर्यंत अशा नियमांच उल्लंघन करू शकत नाहीत असा सुद्धा निष्कर्ष आपण काढू शकतो कोणीतरी सांगितल्याप्रमाणे भयानक वादळी अखेरी शमल्याशिवाय राहत नाही परंतु अनैतिक माणसाच्या विनाशाला सीमा नसते असिरिया आणि बॅबिलेनियाच्या पापाचा घडा फुटल्याशिवाय राहू शकला नाही रोम जेव्हा अनैतिकतेच्या मार्गावरून चालू लागला तेव्हा तेथील मोठमोठ्या लोकांनाही त्याला वाचवणे शक्य झाले नाही प्राचीन ग्रीसचे लोक कर्तबगार होते तरीही त्यांची कला आणि तत्वज्ञान अमर होऊ शकले नाही फ्रान्समधील क्रांती म्हणजे अनैतिकतेविरुद्ध करण्यात आलेला उठावच होता अशीच गोष्ट अमेरिकेची आहे वेंडेल फिलिप्स हे सदग्रस्त म्हणत असत की अनैतिकतेला सिंहासनावर बसवले तरी ती तिथे टिकून राहू शकत नाही या अद्भूत नैतिक नियमाचे पालन करणाऱ्या माणसाला समृद्धी प्राप्त होते या नियमाचे पालन करणारे कुटुंब टिकून राहते व या नियमानुसार वागणाऱ्या समाजाचा सतत उत्कर्ष होत असतो या उच्चतम नियमाचे पालन करणाऱ्या राष्ट्रात शांतता आणि सुख यांचे अधिराज्य असते